पण ज्यांना वाटत दरवर्षी मी भगवंताच नाम घेतलं देवाला काही देणगी दिली देवाच्या दर्शनाला गेलो वर्षात एकदा जरी असं काही केलं असेल तर ते वर्ष कामी आलं की नाही म्हणून भारतीय परंपरा सांगते तेवढे दिवे लावा आणि त्याला ओवाळा त्याला छान ओवाळा आणि गोडाचा शिरा करा असं जीवन गोड होऊ द्या उरलेलं आहे अशी फिलॉसॉफी त्यामध्ये आहे मी उदाहरण याकरता सांगत होतो असा उतरलो होतो त्यांच्याकडे हॅपी बर्थडे मग ते मी कीर्तनाला निघून गेलो हॅपी बर्थडे त्यांचा साजरा दहा साडे दहा ला घरी पोचलो जेवण करून जिकडं कुठं कीर्तनाला तिथे जेवण झालं घरी पोहचलो हे काय म्हणलं सगळं चकचकीत असतं ना ते चिकतवेल फुगे बरेच थंडी होती त्यामुळे पंखे बंद होते पण त्यांची ती मुलं आणि अजून दोन चार त्याचे मित्र आलेले नातेवाईक अजून होते आणि त्याच खोलीत गॅसचे फुगे खेळत होते गॅस भरलेले फुगे असतात ना काय म्हणतात बघा मोठे मोठे असे ते खेळत होते सोडला त्याला दोरा होता तो सोडला कि वरती वरती वरती जातो बघा नुसती हवा भरलेले नाही ते बाहेर विकत मिळतात बघ असे मोठे मोठे मोठे असे सगळे सोडले की वरती जातात म्हणून ते दोरा बांधलेला आणि असे खेळत होते आता खेळून खेळून थकले झोपले मग त्यांना त्यांच्या खोलीत नेऊन झोपवलं त्याच खोलीत बुवाची व्यवस्था हॉलमध्ये हाल, हाल। सध्या तसं नाही हो सध्या चांगली खोल व्यवस्था आहे आणि तर अध्यापक काका म्हणतील बघतोच घरी गेल्यावर मी पण काय माझ उरकायचं ते उरकलं आणि झोपलो अजून झोप लागली नव्हती एक दोन मिनिट लागतात झोप लागायला तर वरती पाहिलं तर सगळे फुगे छताला अडकलेले होते पंखा बंद होता त्यामुळे ते असे वरती वरती वरती जाऊन आता त्याच्यापेक्षा वरती कुठे जाणार म्हणून छताला चिकटलेले दहावीस जे फुगे होते ते पाहिले मी आणि विचार करत करत काय असेल तो झोपलो सकाळी जागा झालो आणि वरती पाहिलं येणूला गेले कुठं त्याच्यावरती कसे काय गेले मग दारा दाराला कडी लावलेली मी आतनं काही कुणी येऊन ये घेऊन गेले हे तर शक्य नाही म्हणून मी उठून बसलो आणि पाहिलं सगळे फुगे छोटे छोटे झाले होते अगदी आणि ते खाली जमीनी लोलत होते मला भगवंता हा श्लोक आठवला क्षीण पुण्य लोकं विशंती क्षीण गैसे जमीनी वोलती हो तो ले तरी इच्छा का करावी अहिकातल्या उपभोगांची तर इच्छा करू नये असलेले जे उपभोग आहेत ते आनंदात असावे आनंदात उपभोग भोगावेत प्रारब्ध म्हणून श्रीखंड खाताना असं म्हणावं की वा रे वा असं याना वाढलवत वाटत मी गेल्या जन्मी श्रीखंड आनंद याचा व्हावा की मी याना गेल्या जन्मी असं वाढलवतो त्याचं ते प्रारब्ध म्हणून परत मिळते कौतुक तूप आहे संचिताचे म्हणून उपभोग भोगा एखाद्यानं शिव्या दिल्या काय अक्कल या समर्थनी शिव्यांचा हिशोब दिलाय दाजगोदात समर्थना असं वाटत नाही मी शिव्या दिल्या म्हणून लोक माझी पूजा करणार नाही घाबरत नाहीयेत समर्थ अठोर बोलतात दगडीचा भटकीचा लवडीचा ऐसा हिशेब शिव्यांचा किती म्हणून सांगावा शिव्यांचा हिशोब दिलाय अशा शिव्या दिल्याचा उघाणी मला समजा काय काय काय काय काय तुम काय का सगळ्याच काही स्टेजवर न देता येत नाहीत म्हणजे मग उतरल्यावर देईन अशी ना का वाट बघू जय जय गोंदवलेकर महाराजांचं असं वर्णन केलं शिव्या जर द्यायला लागले ना तर एक शिबी पुन्हा वापरत नसत काय स्टॉक असेल आपण त्याच त्याच शिव्या लोकाला देतो शिव्या सुद्धा द्यायच्या असतील ना तर संतांकडे जय जय गमत येते सोडावी व्यवहारातल्या एखाद्या सामान्य व्यक्तीनं माझ्यापेक्षा कमी दर्जाचा मा पण मला शिव्या दिल्या तर इथं सुद्धा त्या शिव्यांविषयी वैराग्य असावं कौतुक बाहे संचिताचे या न्यायानं विचार करावा अशा मी गेल्या जन्मी दिल्या होत्या वाटत याला आणि लगेच स्वतःची पाठ थोपतावी माझ्यासारख्या जमणारच नाहीत याला जय जय रघुवीर म्हणजे शिव्या ऐकताना सुद्धा बरं वाटेल की नाही इहर ललोकींचे असावे वैराग्य पांडुरंग परमेश्वरा वैराग्य या शब्दाची व्याख्या सांगतो मुख्य विषय तो, तो नाहीये वैराग्य याचाच विचार दिवस करायला पाहिजे म्हणजे माझ्या अल्प अभ्यासाप्रमाणे पण थोडक्यात मला हे निरूपण करून पुढे जायचंय विगत राग यस्मान सहा विराग हा ज्याचा राग गेला तो विरागी राग म्हणजे सा, हा, हा राग नवे राग म्हणजे अनुराग राग म्हणजे प्रीती अनुराग ज्याची इह आणि परलोकांतल्या उपभोगाबद्दलची प्रीती संपली तो वैराग्यशाली आहे आणि समर्थांचं स्वच्छ वचन आहे वैराग्य नाही ते अभाग्य वैराग्य सारखं नाही भाग्य वैराग्य नाही ते अभाग्य रामदास म्हणे योग्य साधू जाणते मला या जगातलं खरंच काही नको खरंच नको काही माझ्यावर भगवंताची कृपा व्हावी मला खरंच काही नको खरच तृप्तीनं वाटावं वा। याला वैराग्य म्हणतात तृप्तीनं काही नको मला तुमचं याला नाही वैराग्य म्हणायचं आणि जगात अत्यंत महाग महाग गोष्टी आहेत ना अतिशय महाग त्यातली क्रमांक एक ची महाग गोष्ट कुठली असेल प्लॅटिनम सोन अ ते शक्य आहे सगळ्यात महाग गोष्ट कुठली आहे पहिली गोष्ट मान माणसाचा देह दुसरी गोष्ट माणुस की आणि तिसरी गोष्ट वैराग्य सगळं नेलंच माझ्या ना फक्त गाडी पेटी न्यायची त्याला पण वैराग्य नसतो एक पंच्याऐंशी वर्षाचे म्हातारे आजबान त्यांचे धाकटे मित्र चौऱ्याऐंशी वर्षाचे असे दोघ जण मॉर्निंग वॉकला जायचे रोज काठी घेऊन असं असं करत कर करत जायचे रोज बगीच्यामध्ये तेवढं मॉर्निंग वॉक इव्हिनिंग टॉक असे जायचे काही वर्षानंतर असे जाऊन जाऊन जाऊन एक दिवस मेले काय केव्हा तरी मरणारच माणूस मेले आता मेल्यानंतर या चौऱ्याऐंशी वर्षाच्या धाकट्या आजोबा बोलवलं कि त्या मुलानं चौदाव्याला काय दहाव्याला अकराव्याला ते सगळं काय काय काय काय काय काय म्हणायचं ते झालं सगळं वैदिक बोलवलेले सगळं छान झालं पण ते पिंडाला कावळा शिवना हो पिंडाला त्या कावळा शिवना मुलगा गेला काही आजोबा काका मामा काय जे असतील ते मुलगा गेला बाबा काळजी करू नका तुमचं घर मी नीट सांभाळीन तुमच्या मुलीला म्हणजे माझ्या बहिणीला व्यवस्थित माहेर पण आला आणन कावळा शिवना दुसरे एक जण गेले बायको नव्हती ती जाऊन खूप वर्ष भाग्यवान होती ती खूप वर्ष झाली ती अजून कोण कोण होते ते नातेवाईक गेले मुलगी गेली काही काळजी करू नका तुमच्या ना तवाला इंग्रजी शिकवाव अशी इच्छा होती तुमची शिकवीन हा दहा लोक गेले आणि दहा वाक्य बोलले ते पिंडाला कावळा शिवेना शेवटी ते चौऱ्याऐंशी वर्षाचे आजोबा बराच वेळ बघितला आता घरी जायचे बर माहिती आहे याचा स्वभाव काय रोज जाऊन येऊन माहिती होत बारकं बारक सगळं व्यवस्थित गेले पुढं माग व्हायच्यात कावळा जो झडप मारली त्यानं पटकन पिंड उचलून गेला की निघून सगळ्यांनी त्या आजोबांना नमस्कार केला काय मंत्र म्हटला जेवायला आले मग लाडू खायला त्या मुलानं प्रश्न विचारला काका आमच्या वडिलांच्या पिंडाला कावळा शिवत नव्हता कसा पटकन कावळा शिवला काय म्हंटल सांगा मला ते म्हणले नको सांगायला तुला नाही सांगा म्हणजे तुमच्याजवळ काही मंत्र असेल तर पुन्हा कधी अशी समस्या आली तर त्यांना उपयोग होईल ना याचा सांगा मला नाही म्हणले सांगण्यासारखं नाही म्हणे सांगा त्याशिवाय लाडू वाटणार नाही म्हणले असं विचारू नको नाही म्हणले सांगा म सांगितलं म्हणले बाकी जास्त मी काही बोललो नाही मी एवढंच बोललो सकाळी आपण मॉर्निंग वॉकला रोज लांब लांब लांब जात होतो तिथे तिथपर्यंत जात होतो आणि रोज परत येत होतो पण तिथं गेल्यावर अर्धा तास तिकडून कुणीतरी पलीकडून ज्या आजी ऐंशी वर्षाच्या यायच्या त्यांच्याशी तुम्ही अर्धा तास गप्पा मारत गुलू गुलू गुलू बोलत बसायचा त्यांची काळजी करू नका मी आहे इह से असावे वैराग्य देई भाग्य पांडुरंगा गमतीनं हा विनोद सांगितला असं सा समजू नका कुठं कुठं माणूस अडकतो आपला काहीही संबंध नाही अशा विविध ठिकाणचं चिंतन आतमध्ये कचरा भरून घेतो वैराग्यचा अर्थ डोक्यातला कचरा फेकून द्या ज्यांच्या बद्दल आपल्या जबाबदारी आहेत ना त्या व्यवस्थित पार पडल्याच पाहिजेत उपकार नाहीत करायलाच पाहिजे ते त्याशिवाय चित्ताची शुद्धी नाही पण माझ्या मोहामुळं माझा, मोहा माझा चित्तातल्या लोभामुळं त्या सगळ्यांची जबाबदारी जणू काही माझी आहे असं मी गृहित धरतो आणि माझा मोक्ष अडून राहतो म्हणून देवा त्याबद्दल वैराग्य दे कर्तव्य म्हणून करायचं तेवढं मला बुद्धी दे पण ही गोष्ट मला देच दे काय कि इह आणि पर असावे वैराग्य ऐसे देई भाग्य पांडुरंगा पुढचं चरण जेणे तुझे चरणी लागे माझी प्रीती आईसी देई मती पांडुरंगा नुसतं वैराग्य नव्हे नुसते वैराग्य हे काळ पिसे समर्थ म्हणाले नुसत वैराग्य आहे ना ते हे काड वैराग्य वैराग्याला विवेकाची जर दिशा नसेल तर माणसं आत्महत्या करतात अंधार फार थोडा असतो प्रकाश खूप मोठा असतो अंधार नको प्रकाश पाजे आसक्ति नको पण भगवंत पाजे विश्वाषयी एकूण जीवनातल्या सुखा चा, लोभा विषयी मोहा विषय वैराग्य देवंता तुझा चरणा बदल जेने तुझे चरणी लागे मजी प्रीती ऐसी देई मती पांडुरंगा महत्वा गोष इत नबूद करते पूर्वरंग थाम भगवंता बदल आकर्षण वाटा खूब जन्मा चीण्या कलो अथवा कलो पटो अथवा न पटो वाक्य आत रेकॉर्ड कर आवड़ो एक राबिया नावा मुसलमान गुलाम होली काम अपल कर मुलकर्णी सारखी गुलाम पूर्वी गुलामा की पद्धत होती एक दिवस तिचा मालक आला आणि ही आपल्या झोपडीमध्ये काही भजन म्हणत होती तो मालक आला आणि तिनं पाहिलं त्यानं पाहिलं की ती काहीतरी भजन म्हणती ती काय म्हणत होती देवा मला स्वर्ग नको दिवस मला जगामध्ये मान मरातप नको दिवस मला इथून गुलामीतून सुटका पण नको दिवस मला फक्त तू दे मला तू पाहिजेस भगवंत सुद्धा असा आहे बघा तुम्ही त्याची खरी भक्ती करायला लागला ना की तो निरनिराळी तुम्हाला मोहाची ठिकाणं देतो अगदी भगवंताच्या जवळ आलात ना की पहिली गोष्ट तो काय देतो तर तुमच्या सुखाची इंद्रिय सुखांची व्यवस्था करतो खोंदवलेकर महाराजांचं प्रसिद्ध वाक्य आहे भगवंत सगळ्यांनाच सगळं सगल्या देतो पण ज्याची परीक्षा बघायची त्यांना जरा जास्त देतो आमचे मुरलीधर बुवा निजामपूरकर म्हणून हरिभक्ती परायण होऊन गेले खूप चांगली चांगली कीर्तनकार मंडळी होऊन गेली ते नेहमी एक दृष्टांत सांगायचे तेवढा सांगतो आणि स्वयंपाक नावाची गोष्ट शिल्लक होती तेव्हाचा दृष्टांत आहे असा सोहळा त्यावेळेला का पाळत होते तुम्ही तेव्हा नव्हतात म्हणून काल दोष आहे त्यावेळेला असं का झालं हे बोल चुक आहे आपण आज ते बदलू शकत नाही स्वयंपाक है। बाळ झोपलं होत काही महिना दोन तीन महिन्याचं काय बाळ असेल अगदी रांगायला लागतंय अजून चार काय किती महिन्याच रांगत बघा ति तुमच तुम्ही असं ते बाळ एकदम रडायला लागलं अजून सोहळ्यात स्वयंपाक घरामध्ये दसऱ्यासारखा दिवस नैवेद्य शिवता येत नाही चालत हो असं नव्हती ती ते बाळ तिकड आणि एकदम जागा झालं रडायला लागलो रडायला नाही लागलं रांगत रांगत रांगत आई स्वयंपाक करत होती तिथं आलं आईला माहिती होत असं होणार आहे म्हणून आईनं बरीच खेळणी घेऊन ठेवली होती एक गाडी होती बैलगाडी जुन्या त्या बैलगाडी असायच्या ना लाकडाच्या अशी बरीच खेळणी होती छोटा भोवरा होता ज्याला आरी नव्हती अशीच बरीच खेळणी होती ते बाळ जवळ आल्यानंतर हिनं पटकन ती गाडी टाकली आता ती त्यानं गाडी घेतली असं असं असं अस असं गाडी गाडी गाडी गाडी बराच वेळ खेळत बसलं एक दहा मिनिटं खेळलं आता गाडीचं त्याला उभं गाव वैराग्याल गाडी दिली टाकून पुन्हा आई मला घे अशा अर्थानं रडायला लागलं आईनं तो भोवरा टाकला अजून काय बऱ्याच ज्या वस्तू दहा पंधरा वस्तू होत्या त्या सगळ्या टाकल्या एवढ्यात अर्धा पाऊन तास झाला आणि आईचा स्वयंपाक होत आला आता याला यातलं काही नको काही नको आता आई मला घे खरी भूक लागली हो खरी आईची भूक लागल्यावर यातलं काही चालतं का सांगा बरं तसं भगवंताची खरी भूक लागली ना की यातलं काही नको वाटत आणि सगळं टाकून दिलं आणि खरा रडायला लागला शेजारी धावत आली काय रडारड चालली मगासपासनं म्हणून धावत आली आई स्वयंपाक करतीये सोहळ्यात आणि पोरग कपडे अंगात घातलेले रडतय घ्या ताई त्याला आता म्हणून तिने शेवटी रिक्वेस्ट केली घ्या त्या बाळाला नाही म्हणे आज घरात नैवेद्य आहे ना सोहळ्यात स्वयंपाक चाललाय बाळ ओवळ्यात आहे ना म्हणून घेऊ शकत नाही मी मग काय करू सगळे कपडे त्याचे काढण माझ्याकडं द्या हे शेजारणीनं त्या बाळावरती कृपवंत होऊन सगळे कपडे काढून ठेवले आणि ते बाळ रांगत सोडलं खऱ्या अर्थाने पूर्ण त्याला सोहळा केला आणि मग या त्या आईनं त्याला पदराखाली घेतलं आणि एकदम रडायचा तो शांत झाला लक्षा घे अनेक प्रकार सुख भगवंता दी कित खेलो आयुष्य जो आयुष्य नहीं अने एक वे अत श्रोते हो कि खरी ज्ञा भूख लगते भगवंता कर रे कृपा नको आता मैं खर वाटा लगते खर खरला सतरूपी शेजारे लोग अज्ञा से अपने सगले कपड़े बाजूला आणि त्या गुरु मा उली भगवंत मऊली दगवंता मां वंका जाऊन बसतो क्षण रडन बंद होावे वैराग्युझे चरणी लगे मजी प्रीति दोन का समन्वय आवन घया तरी असा वाटू द्या। तरी अंत बसा शांत बसायला वेळच नाही हो माणसाला धाव आणि पळ मरेपर्यंत आजारी पडले आणि ऍक्सिडेंट झाला तर एका जागेवर बसत काय दुर्दैव आहे शांत बसूया आणि खरोखरच माझी आध्यात्मिक प्रगती किती झाली आहे याचा विचार करूया काही गुरु कडून साधन घेऊ या गुरु केला नसेल ते एखादा अधिकारी संत पुष्कळ संत आहे तो रामानुज न म्हणायचे ज्या गावामध्ये संध्याकाळी दिवा लागतो ना पक्क समजा इथं कोणीतरी संत आहे त्याच्या पुण्या त्या घरातल्या लोकांना तो दिवा लावा असं वा असं केव्हा व्यवस्थित साधन समजवून घ्या आणि साधनाचं रुटीन होऊ देऊ नका यांत्रिक ते होऊ देऊ नका त्या यांत्रिकते बरोबर केव्हा देवाकरता डोळ्यामध्ये दोन थेंब येऊ दे पाणी आणि मग बसा आणि यानंतर सणय देवा नामा म्हणे दिसो आत्मा सर्व देई संगती पांडुरंगा चिंतन सं चला करूया आज इथच थांबतो अशी शंका निर्माण होयला आधी किती पुण्य लागत हे आपण पाहिलं वैराग्याचा थोडा अर्थ आपण समजण्याचा प्रयत्न केला आणि आता त्या अनुषंगानं त्याला जुळणार मराठीतला शब्द मॅच होणार मॅचिंग कीर्तनात पण असत लोकांना वाटत मॅचिंग म्हणजे फक्त कपड्यातच मी त्या गोव्याला गेलो होतो एक मुलगी भिजत चालली होती हातात छत्री उघडली नाही मी म्हटलं बाई ताई ती उघडून देऊ का छत्री मला थोडस मी मेकॅनिक झालोय त्यामुळे मी थोडस ऍडजस्ट कर छत्री उघडून असत देऊ का बुवा तिने मला पहिल्यांदा विचारलं बुवा मरे ते मरे म्हणतात गर्जना ये ना मरे बस ना मरे खा ना मरे जा ना मरे म्हणजे ये आणि मर खा आणि मर हा गमत येतली सोडा गोवेकर प्रेमळ पण खूप असतात खूप प्रेम करतात मनापासून ऐकतात कथा किर्तन जे काय ते आमच्या रेकॉर्डिंग चालले नाव कसं घेऊन तुम्ही म्हणा बुवा आमच्या गावाबद्दल काय इथलं इथं कसं बोलायचं मग कुठं सातारलं लगे की जय जय ती म्हणली बुआ, ती छत्री चांगली आहे मी भिजत या करता चाललीय ती माझ्या ड्रेसच्या रंगाची नाही मॅचिंग नाही म्हणून भिजत चाललीय विनोद सोडून देऊ कंटाळा येऊ नये म्हणून विनोद मुद्दा बोलण्याचा एवढाच की याप्रमाणे सुंदर मॅच होणार आख्यान आपल्या समोर ठेवतो पूर्वरंग या ठिकाणी थांबवतो नामदेव महाराज भगवंताला प्रार्थना करतात देवा हे सगळं माझ्या कुवतीनं मी मिळवीन असं सामर्थ्य जीवामध्ये नाही आहे म्हणून तू मदत कर देवानं थोडं खाली यावं आणि जीवानं थोडं वर यावं म्हणजे मग ते मिल न शक्य होत भगवंताचं आणि जीवाच असं कस झालं हे मी आपल्याला ख्यानामध्ये सांगेन पूर्व रंग या ठिकाणी थांबवतो My family. My family. My family. My families. My whole life. मनुष्य जन्मा करावे सार्थक मनुष्य जन्मा से कावे सार्थक मनुष्य जन्मा करावे सार्थक मनुष्य जन्मा से करावे सार्थक ऐसा दे विवेक ऐसा देवेडूर गा दे विवेक पाण्डूर ऐसा देवे सा दे विवेक ऐसा देवेक पांडुरंगा मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक करावे सार्थक, करावे सार्थक हे सार्थ करीमो लारे दीम तन ननन तो एते लारे दिमदा धगतू नाग ती ना ते लारे दिम nanana na na tom etelare dim tanana nanana tom etelare dim tanana nanana tom tanana na, na, na dirto tom tanana nanana kundre ta dare dani ta dani etelare dim tanana nanana ko etelare dim ete la re nadir dir tum tanana nana tudre nadir dir tum tanana nana tudre nadir dir to tanana nana tudre tananana tunre nadir tun tunanana na to hetle din tananana na tunre hetle din tananana na tunre hetle din tananana na tunre tadare dani tadani etelare din tananana to etelare din